वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकोणचाळीस हवा ते महात्मे राजे हर्षयुक्त होऊन आपल्या हत्ती घोडे यांच्या सहस्रो रांगाने भूमीचा थरकाप करीत निघाले राघबाघरचा कितीतरी औक्षणी सैन्य सैन्य सज्ज झाले होते भरताच्या आज्ञेने अनेक सैन्य आणि वाहने उत्साहित झाली होती ते राजे बळाच्या दर्पाने होणारे राम रावणाने आम्ही युद्धात एकमेकांसमोर उभे राहिलेले पाहिलेच नाही आम्हाला मागवून निरर्थकच येथे आणले आम्ही राजे लोकांनी राक्षसांचा संशय नाही रामाच्या आणि लक्ष्मणाच्या बाहूंच्या सामर्थ्याने आमचे रक्षण होऊन समुद्राच्या पलीकडे जाऊन आम्ही सहज निश्चिंतपणे युद्ध केले असते अशा आणि इतर हजार गोष्टी करीत ते राजे हर्षयुक्त होऊन आपापल्या राजाकडे गेले रामाला प्रिय वाटावे म्हणून त्या राजाने आपापल्या प्रसिद्ध समृद्ध आनंदयुक्त धनधान्याने भरलेल्या द्रव्याने पूर्ण असलेल्या राज्यात जाऊन विविध रत्नांचे नजराने दिले घोडे वाहने रत्ने मदनमत्ता हाती उत्तम उत्तम चंदने दिव्य भूषणेपन्न दासी नाना जातीच्या शेळ्या मेंढ्या नाना प्रकारचे पुष्कळ त्यांनी दिले भरत लक्ष्मण आणि महाबलवान शत्रुघ ती रत्ने घेऊन आपल्या पुरीला परत आले रम्य अयोध्या पुरीला आल्यावर त्या पुरुष श्रेष्ठाने ती नाना रत्ने अत्यंत प्रेमाने त्या सर्वांचा स्वीकार करून त्या थोर मनाच्या रामाने ती राजा सुग्रीवाला त्याने केलेल्या कामगिरी बद्दल दिली बिभीषणाला आणि जय मिळवून देणाऱ्या आपल्या भोतालच्या इतर राक्षसाने आणि दिली रामाने दिलेली रत्ने त्या महाबलवान वानराने आणि राक्षसाने मस्तकावर आणि बाहूवर धारण केली ईश्वापूच्या त्या महारथी राजाने, हनुमानाला आणि महाबाहू अंगदाला हा अंगद तुझा आणि वायुपुत्र तुझा मंत्री सुग्रीवा हे मला सल्ला देण्यात तत्पर होते आणि माझे हित करण्यात रथ होते वानरराज हे सर्व तुझ्यामुळे यांचा नाना रीतीने सत्कार करणे योग्य होईल असे बोलय आपल्या अंगावर आणि हनुमानाच्या अंगावर बांधली मग राम वाजे नील, नर केसरी कुमुद गंधमादन सुशेण वीर पनस मैंद द्विवेद जांबवान गवाक्ष बिनत धुम्र वालीमुख प्रजंग महाबले सन्नाद दरी मुखो दुखोडले तुमच्यासारखे श्रेष्ठ सुरुज मिळाल्यामुळे राजा सुग्रीव धन्य आहे असे म्हणून त्यांना त्याने त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे भूषणे दिले बहुमोल हिरे गेले आणि त्या ते राजाने त्यांना अलिंगन दिले मध्यासारख्या पिंगट वर्णाचे ते वानर सुगंधे मधुपीठ उत्तम मसालेदार महिन्यातून अधिक काळ गेला पण तो रामावरच्या भक्तीमुळे त्यांना क्षणासारखाच वाटला इच्छारोप घेणाऱ्या त्या वानरा बरोबर महाविरेशाली राक्षसांबरोबर आणि महाबलवान वृक्षांबरोबर रामही रमला अशा रीतीने सर्व रीतीने आनंदात असलेल्या वानरांचा आणि राक्षसांचा दुसराही शिशिर महिना गेला रम्या इश्वाकू नगरात रामाच्या प्रेमाच्या वागणुकीने परागष्ठेचे प्रेम अनुभवित त्यांचा काळ सुखात गेला उत्तरखंडाचा एकोणचाळीसावा सर्ग समाप्त